श्री नमा, स्री नमा, स्री सद्गुरु जय जया योगीशरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा पुढील चरित्रविस्तरा ज्ञान होय अम्मा से उदर विदेशा ब्रह्मांसी प्रसन्न जहाले कृपे से पु कथावर्तरीकेस्तराव्या प्रथि वचन सिद्ध आपन सद्गुरु कामधेनु जान सांगता जाहला विस्तारे। एक शिक्षा केली जाचे री विचित्रनंद परियन देव द्वजासी सदगुरु बोलती सतोषी होरे पुन्ना -पुन्ना। जै जै भक्त होीती तुझरी ऐकून सद्गुरुचे अवतारेदा तुझा महिमा विश्व व्यापक तु सघोशी ब्रह्मा विष्णु भोमिकेशी धरिला वेश तू मानुसी भक्तजन तारावया तुझा महिमा वर्णवयासी शक्ती कैसे अम्मासे मागेन ए कृपा करणे सदगुरु होते सेवा करतो दहाशूर क्रूर असे प्रतिसवरी ब्राह्मणासी घात करीतो जिवेसी याची कारणे आम्हा बोलावी तसे जाता तया चवळी आपण निश्चय घेई माझा प्राण भेटी जाहिले तुमचे चरणा मरण कैसे पाठविल अम्मा पाशी जवारी तू परतोनी ये असो आम्ही भरबसे तुवा आलिया जाऊ आम्ही येथून निजभक्त आमुसा तू होशी पारंपार वंशो वंशी अखिला भेष्ट तू पावसे वाडीला संतती तुझी बहुत तुझी वंश पारंपारी सुखे नांदी पुत्र पुत्री अखंड लक्ष्मी दयारी शतायुषी ऐसा वर नायदेव ब्राह्मण कालांतक यमजैसा यवन दुष्ट परियसा ब्राह्मणा पाहता कैसा ज्वाला रूप मोठ झाला गेला यवन कोपत विप्र झाला भयचकित मणी सद्गुरुसी धातसे ओ आली ओळंबाचे केवी स्पर्शे अग्निशी हो हो सद्गुरु कृपाय काय करिल क्रूर दुष्ट्राह्मणा असे कृपा सद एखादे सिंहासी एरावत केसे कळी कळाचे भय नाही ज्याचे हृदयी सद्गुरु स्मरण त्यांचे कैसे भय दारुणा काळ मृत्यून बाधे जाण अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय त्यास असे तो काय सद्गुरुकृपाय नाही हृदय ज्वाळा होय तसे जागृत होऊन परीयचे प्राणांतिक व्यथेसे कष्ट तसे त्यावेळी स्मरण झाले स्मरण असे नसे काही म्हणशस्त्रारी तो घाई छेदन करीतो अवैव पाहिप्रे स्मरण ब्राह्मणा वस्त्र भूषणे देऊने निरोप देतो तय वेळी संतोषणे द्विचर आला ग्राम वेगवक्र गंगा तिरि असे वासर सद्गुरु चे चरणदर्शना देखुन या सद्गुरु से नमनकरी तुम भावेसि श्रोतकरी बहुअसी संगे वृत्ता संतोषिणी सद्गुरमूर्ती दयाद्वि आश्वासतेती दक्षिण देशा जाऊ म्हणती स्थानस्थान तीर्थयात्रे ऐकुणी सद्गुरुचे वचना विनवीतसेना विसंबेया तुमचे चरणा समागमी तुमचे चरणा विनलेखा रामोनशके क्षणेका संसारसागर तारका तूच देवा कृपा सिंधु उद्धारावया सागरासी गंगा आली भूमिसी तैसे स्वामी आम्हा दर्शन आपुले भक्तवस तुझी ख्याती आम्हा सोडणे काय नेते परी सद्गुरुसेनमीप्रेसिंतोषि विनयसी सद्गुरु म्हणती दय वेळी कारण असे आम्हा जाणे तीर्थ असे दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे तुमचे वास करू हे कलत पूत्र हे तो मस्तके। भाक तो परी ने, सद्गुरु निघाले ते धुनी जेथे असे आरोग्य भवानी वैजनाथ महाशेत्र समस शिष्या समवेत सद्गुरु आले तीर्थे पाहत प्रख्यात असे वैजनात तेथे राहीले गुप्त सांगे नाम करणे सा। कथेचा सा विस्तारो सांगता विचित्र पारो मन करुणे एकाग्रु एका, एका श्रोते सकळी किती श्री सद्गुरु चरित्रामृत परम कथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वतीपुख्या सिद्धनाम धारक संवाद क्रूर यवन शासन सायंद वर प्रधान नाम चतुर्दशोध्या जय जय रघुवीर समर्थन